तोच आहे ज्यानं आकाश आणि पृथ्वीला सत्यानिश्च निर्माण केला आहे आणि ज्या दिवशी तो सांगेल पुनरुत्थान व्हावं तेव्हा त्याच दिवशी ते होईल त्याचं ते कथन सर्वच विसत्य आहे आणि ज्या दिवशी नरसिंह मुकल जाईल त्या दिवशी भाष्यगीता तो परोक्ष आणि अपरोक्ष प्रत्येक वस्तूचा ज्ञाता आहे आणि बुद्धिमान आणि जाणकार आहे इब्राहिम अली सलामच्या घटनेची आठवण करा जेव्हा त्यानं आपल्या पित्या आजरला सांगितलं होतं काय तू मूर्तींना ईश्वर बनवतोस मी तर तुला आणि तुझ्या लोकांना उघड पथभ्रष्टतेत पाहत आहे इब्राहिम अली सलामला आम्ही अशा प्रकारे पृथ्वी आणि आकाशांची राज्यव्यवस्था दाखवत होतो आणि ते याकरता दाखवत होतो की तो विश्वास राहणाऱ्यापैकी व्हावा فَلَمَّا جَنَّ عَلَيْهِ اللَّنُ رَآ كَوْكَبًا قَالَ هَذَا رَبِّي فَلَمَّا أَفَلَ قَالَ لَا أُحِبُّ الْآَافِلِينَ فَلَمَّا رَأَ الْقَمَرَ بَادِغًا قَالَ <سؤال> هَذَا رَبِّي لَمَّا أَصَرَّ قَالَ لَن يُهْدِيَنَّ رَبِّي لَأَكُونَنَّ مِنَ الْقَوْمِ الضَّالِّينَ मग जेव्हा चंद्र चकाकणारा पाहिला तेव्हा म्हणाला हा माधवराव आहे मग जेव्हा तो देखिल अस्त पावला तर म्हणाला तर माझ्या रब न माझं मार्गदर्शन केलं नसतं तर मी सुद्धा मार्गदृष्ट लोकांमध्ये सामील झालो असतो मग तेव्हा सूर्याला दैदिप्यमान पाहिलं तर म्हणाला हा आहे माझा रब हा सर्वात मोठा आहे परंतु तोही तेव्हा लायास गेला तेव्हा इब्राहिम उद्गारला हे माझ्या जाती बांधवांनो मी त्या सर्वांपासून विरक्त आहे ज्यांना तुम्ही ईश्वराचा भागीदार ठरवता मी तर एकाग्र होऊन आपलं मुख त्या अस्तित्वाकडे केला आहे ज्यानं जमीन आकाशांना निर्माण केलं आहे आणि मी कदापि अनेकेश्वरवाद्यांपैकी नाही चुहा हम ओला कुणा तुश्री कुण मिरबी शै्या वसी औरगी कुंड शैर सर ते सर्व करून त्याचे लोक त्याच्याशी भांडू लागले तर त्यानं लोकांना सांगितलं काय तुम्ही लोक अल्लाच्या बाबतीत माझ्याशी भांडता वास्तविक पाहता त्यानं मला सरळ मार्ग दाखला आहे आणि तुम्ही ठरवलेल्या भागीदारांना मी भीत नाही होय जर माझ्या रब न काही इच्छिल तर ते अवश्य घडू शकत माझ्या रबच ज्ञान प्रत्येक वस्तूवर पसरलं आहे मग काय तुम्ही शुद्धीवर येणार नाही आणि मग मी तुमच्या मानलेल्या भागीदारांना बरं कसं घ्यावं जेव्हा की तुम्ही अल्ला बरोबर त्या वस्तूंना इशत्वामध्ये भागीदार ठरवण्यास भीत नाही ज्यांच्यासाठी त्यानं तुम्ह कोणतंही प्रमाण उतरवलं नाही आम्हा उभय पक्षांपैकी कोण निर्भयता आणि संतोषाला जास्त पात्र आहे सांगा जर काही तुम्हाला ज्ञान असेल खर तर खरं पाहता शांती तर त्यांच्यासाठी आहे आणि सन्मार्गावर तेच आहेत ज्यांनी इमान आणलं आणि ज्यांनी आपल्या इमानला अत्याचारानं बरवटलं नाही आम जो आम्ही इब्राहिमल लांबला त्याच्या लोकांविरुद्ध प्रदान केला आम्ही ज्याला इच्छितो त्याला उच्च मान मनात बहाल करतो सत्य असं आहे की तुमचा रब अत्यंत बुद्धिमान आणि ज्ञानी आहे وآدنا له إسحاق ويعقوب كلن هدينا ونوحا هدينا من قبل ومن ذريته داوود وسليمان وأيوب ويوسف وموسى هارون وكذلك نجزي المحسنين मगनी <تصفيق> इब्राहिम अलैहिस्सलामला इसहाक अलैहिस्सलाम आणि याकूब अलैहिस्सलाम सारखी संतती दिली आणि प्रत्येकाला संमार्ग दाखवला तोच संमार्ग जो त्याच्या거든 नूह अलैहिस्सलामला दाखवला होता आणि त्याच्याच वंशात आम्ही दाऊद अल सुलेमान अल इस्लाम अय्युब अल इस्लाम मूसा अल इस्लाम मुसा अल इस्लाम आणि हारुन अल इस्लाम यांना सन्मान दाखवला अशा प्रकारे आम्ही नेक आचरण करणाऱ्या ने लोकांना त्यांच्या पुण्याचं फळ देतो <Sulain Bearinton> त्यांच्याच संगतीत जक्री अल इस्लाम याही अल इस्लाम इसा अल इस्लाम आणि इलियाज अल यांना मार्गस्थ केलं त्यांच्यापैकी प्रत्येक जण सदाचारी होता त्यांच्याच वंशातून इस्माईल अल इस्लाम अल यस आ अल इस्लाम आणि युनुस अल इस्लाम आणि लूत अल यांना मार्ग दाखवला यांच्यापैकी प्रत्येकाला सर्व जगवासियांवर आम्ही श्रेष्ठत्व प्रदान केलं त्याचप्रमाणे त्यांचे वाडवडील आणि त्यांची संतती आणि त्यांच्या भावगंधापैकी बहुतेकांना आम्ही उपकृत केलं त्यांना आमच्या सेवेसाठी निवडलं आणि सरळ मार्गाकडे त्यांचं मार्गदर्शन केलं لَوْ أَشْرَكُوْ لَحَابِقَ عَنْهُمْ مَا كَانُوا يَعْمَلُونَ ها اللحظة صبح دا ہے جانسا دوارا تو اپلے آدازان تاكي جالا اچھی تو تالا مارگرشن کرتو پر انتو جار اکھا دواری تالوکرنا انه كشر بعد ستار لستي تار تنسا سر و کے لساور لغارت سالست أولائك الذين آسيناهم الكتاب والحكم والنبوية تأي يكفر بها هؤلاء ते लोक होते ज्यांना आम्ही ग्रंथ हुकुम आणि प्रेषितत्व प्रदान केलं होत आता जर हे लोक हे मान्य करण्यास नकार देत असतील तर अल्लाह इल्ला काही अन्य लोकांना हा कृपा प्रसाद सुपूर्द केला आहे जे याचा इन्कार करणारे नाहीत हे पैगंबर सल्ला सल्लम कड़ून मार्गदर्शन प्राप्त झालेले हेच लोक होते त्यांच्याच मार्गावर तुम्ही चला आणि सांगून टाका की मी या प्रचार आणि मार्गदर्शनाच्या कामासाठी तुमच्याकडून कोणत्याही मोबदल्याचा इच्छुक नाही हा तर आम उपदेश आहे तमाम जगवासियांसाठी جاء الذي جاء به موسى نورا وهدى للناس تجعلونه فجعلوه قرطا فتشهدونها وتقولون كذبا وعلمتم ما لم تعلموا انتم ولا آباؤكم قل الله ثم لرهم في خوضهم يلعبون يا لو كانني الله سبندي فارق شكيت انذا لاول तेव्हा सांगितलं की अल्लानं कोणत्याही माणसावर काही उतरवलेलं नाही त्यांना विचारा मग तो ग्रंथ ज्याला मुसालेसनं आणलं होतं जो तमाम मानवजातीसाठी प्रकाश आणि मार्गदर्शक होता ज्याला तुम्ही खंड करून ठेवता काही दाखवता आणि बरंच लपून ठेवता आणि ज्याच्या माध्यमानं तुम्हाला ते ज्ञान दिलं गेलं जे तुम्हालाही प्राप्त झालं नव्हतं आणि तुमच्या वाडवडलांना देखील नव्हतं तर मग तो उतरवणारा कोण होता केवळ एवढं सांगा की अल्लाह मग عندها تن جاءه يقتي وداشي خلنا مذكئ صدى و هذا كتاب انزل الله مبارك لمن تنطق الذي بين يديه ولينر امن القرى ولينر امن القرى ومن حولها والذين يؤمنون بالاخره يؤمنون به وهم على صلاتهم حافظون ारखा हा ग्रंथ आहे जो आम्ही उतरवला आहे अत्यंत कल्याणकारी आणि समृद्धी प्रदान करणार आहे त्या वस्तूची सत्यता प्रमाणित करतो जी यापूर्वी आली होती आणि याकरता अवतरित केला गेला आहे की याद्वारे तुम्ही वस्तीच्या या वस्ती केंद्राला अर्थात मक्का आणि त्याच्या परिसरात राहणाऱ्यांना सावध करावं जे लोक परलोकाला मानतात त्या ग्रंथावर इमान आणतात आणि त्यांची अवस्था अशी आहे की आपल्या नमाजात नियमितपणा राखतात कोणनावलमला ओष्य अवलं इलै وسابسطوا ايديهم اخرجوا انفسكم اليوم تجدون عذابا هون بما كنتم تقولون على الله غير الحق وكنتم وقلتم عن اياته فاستكبرون اني त्या मानसापेक्षा मोठा अत्याचार इतर कोण असेल जो अल्लाहवर खोटं कुंभाड रस्तो अथवा सांगतो की माझ्याकडे दिव्य प्रकटन आला आहे खरं पाहता त्याच्यावर कसलंही दिव्य प्रकटन उतरवलं गेलं नसावं अथवा जो अल्लाच्या अवतरित केलेल्या वस्तूच्या विरोधात सांगत असावा की मी देखील अशी वस्तू उतरून दाखवेन किती छान होईल बरं जर तुम्ही जालिमांना अशा तशेत पाहू शकाव जेव्हा मृत्यूच्या घरघरीत गटांगळा घेत असावेत आणि फरिश्त्या हात पुढे करून करून सांगत असावेत की आणा काढा आपले प्राण आज तुम्हाला त्या गोष्टीपाई अपमानजनक यातना दिली जाईल چا تمہیں اللہ اور تومت لاون توم حق ناک برلط ہوتا اور تیچا ائتم چا विरुद्ध سرجوری طاقت ہوتا الا قوم يجئوننا فرادا كما خلقناكم اول مره وتربتم ما حولناكم يرا اور صوركم وما نرا معكم شفعا اكل الذين جعلتم ان ला आता तुम्ही एकटे आमोर हजर जशा प्रकार पेलन्दा एकाकी जन्माला घत जे का जगत दिल हो सर्व तुम्हें पाठीमागे सोडन आला आहत आम तुम्हारे तुम शिफारस करता ही, ही वाटा है तुमसे आपापसा सर्व संबंध तुम्हारे गाले जैसा तुम्हें अहंकार बागत होता तोच सजीवाला निर्जीवातून काढतो आणि तोच निर्जीवाला सजीवातून बाहेर काढणारा आहे ही सर्व काम करणारा तर अल्लाच आहे मग तुम्ही कुठे बहकले जात आहात निशापटल काढून तोच प्रातकाळ करतो त्यानंच राखीला स्वस्थतेची वेळ बनवली आहे त्यानंच चंद्र आणि सूर्याच्या उदय आणि अस्ताचं प्रमाण ठरवलं आहे हे सर्व त्याच प्रचंड सामर्थ्य आणि ज्ञान असणाऱ्याचे निश्चित केलेले अंदाज आहेत आणि तोच आहे ज्यांना तुमच्यासाठी ताऱ्यांना वाळवंट आणि समुद्रातील अंधकारात मार्ग शोधण्याचं साधन बनवलं निशाण्यासाठी तोच आहे ज्यांना एका जीवापासून तुम्हाला उत्पन्न केलं मग प्रत्येकासाठी एक विश्राम धाम आहे आणि एक तो सुपूर्द केल्या जाण्याची जागा या निशाणे आम्ही स्पष्ट केल्या आहेत त्या लोकांसाठी आणि तोच आहे ज्याने आकाशातून पाण्याचा वर्षाव केला मग त्याद्वारे सर्व प्रकारच्या वनस्पती उगवल्या मग त्याद्वारे हिरवीगार शेत आणि झाड उत्पन्न केली मग त्यांच्यापासून थरावर थरलेले दाणे काढले आणि खजुराच्या फुलोऱ्यातून फळांचे घसचे घस उत्पन्न केले जे ओझ्यापायी झुकले जात आहेत आणि द्राक्ष जैतून, ऑलिव्ह आणि डाळिंबाच्या बागा लावल्या ज्यांची फळं एक दूसरेशी साम्य तर ठेवतात तरीसुद्धा प्रत्येकाची वैशिष्ट्य वेगवेगळी आहेत या झाडांना जेव्हा फळं येतात तेव्हा फळं येण्याची आणि मग ती पिकण्याची प्रक्रिया जरा विचारपूर्वक दृष्टीनं पहा या गोष्टीत निशाणे आहेत त्या लोकांसाठी जे इमान जीना अल्लाह से भागीदार वास्तविक पाहता तो निर्मता है न समझता उमजता मुल और मुलीरत खरं पाहता तो पवित्र आणि उच्चतर आहे त्या गोष्टीपासून ज्या हे लोक बोलतात तो तर आकाशांचा आणि पृथ्वीचा आविष्कार आहे त्याचा कोणी मुलगा कसा असू शकेल ज्यार्थी की ज्याची कोणीही जीवनसंगिणी नाही आणि त्याला प्रत्येक वस्तूच ज्ञान आहे हा आहे अल्लाह तुमचा रफ कोणी ईश्वर त्याच्या व्यतिरिक्त नाही प्रत्येक वस्तूचा निर्माता बंदगी करा आणि तो प्रत्येक वस्तु का हमीदार है नजरा शक नहीं पो नजर पा तो तो अत्यंत सूक्ष्मदर्शी आए पहा तुमच्यापाशी तुमच्या रबकडून डोळसपणाचे प्रकाश आले आहेत आता जो डोळसपणे कार्य करील तो आपलंच भलं करेल आणि जो आधाराप्रमाणे करील तो स्वतःचं नुकसान करून घेईल मी तुमच्यावर काही रखवालदार म्हणून नाही अशा प्रकारे आम्ही आमच्या आयती वरचे वर विविध प्रकारे विषद करतो आणि करता करतो की या लोकांनी म्हणावं तुम्ही एखाद्याकडून शिकून आला आहात आणि ज्या लोकांना ज्ञान आहे त्यांच्यावर वस्तुस्थिती स्पष्ट करावी हे पैगंबर सल्लेला अलासलम त्या वह्य हो दिव्य प्रकटनाचं अनुसरण करत राहा जे तुमच्यावर तुमच्या रफकडून उतरलं आहे कारण त्या एका रफशिवाय अन्य कोणीही ईश्वर नाही आणि अनेक ईश्वरवाद्यांच्या पाठीमागे लागू नका <laughs> तो गेए। गेए। तो जर अल्लाचं मनोरथ असतं तर तो, तो स्वतः असा बंदोबस्त करू शकत होता की या लोकांनी अनेके सुरुवात केलाच नसता तुम्हाला आम्ही त्यांच्यावर संरक्षक नेमलेले नाही आणि तुम्ही त्यांच्यावर हवालदार देखील नाही आणि हे मुसलमानांना हे लोक अल्लाशिवाय ज्याचा धावा करतात त्यांना शिविगार करू नका एखाद्या वेळेला असं होऊ नये की यांनी शिर्ष पुढे जाऊन अज्ञानामुळे अल्लाला शिवाय देऊ लागाव्यात अशाच प्रकार प्रत्येक गटा सा आकर्षक ते, ते काय करत दिल किए जर एखादी निशाणी चमत्कार पैगंबर सलम सी निशा अख्तियर बर तुम्हारा कस समय कि जर निशा आलिया आम्ही त्याचप्रमाणे त्यांच्या हृदयांना आणि दृष्टीला फिरवित आहोत ज्याप्रमाणे यांनी पहिल्यांदा या ग्रंथवर इमान आणलं नव्हतं आम्ही यांना त्यांच्या शिरजोलीतच भटकण्यासाठी सोडून देत आहोत